वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्व चोवीसा पित्याची आज्ञा पालन करण्याच्या बाबतीत धर्मपरायण राम दृढ असलेल्या पाहून दब टसल्या डबडबडब या डोळ्यांनी त्याला म्हणाली ज्याने आजवर कधी दुःख पाहिले नाही तो सर्व प्राणीमात्रांशी मधुर बोलणारा दशरथापासून माझ्या खुशीत जन्माला आलेला धर्मात्मा शेतात पडलेले कर्ण वेजून तो कसा तो राहील ज्याचे नोकर चाकर मिन्य खातात तो राम वनात मोळे फळे कशी राजाचा राजा गुणवान काकू आहे थरकाफ होणार नाही लोकांचा आवडता असलेला रामा त्या अर्थी सर्वांना आज्ञेत वागवणारा काळ हा या लोक बलवान आहे हेच खरे पुत्रा तुझ्या वियोगातून तु उत्पन्न झालेला तुझ्या अदर्शनरूपी वाऱ्याने वाढवलेला विलाप दुःखाच्या समीधा आणि रडताना पडलेल्या अश्रूंच्या आहुती घेणारा चिंतारूपी ओलीने एकसारखा धुमसणारा दु, आणि तुझ्या मार्ग प्रतीक्षेतून निर्माण झालेला हा महान शोकाग्नी निश्वासांचा भाता मारून वाढवलेला मला अधिकच कृष करून उन्हाळ्यात वणवा जसा गवताचे रान जाळून भस्म करतो तसे मला जाळून टाकेल गाय कशी आपण वत्स जाईल तिकडे त्याच्या मागोमाग जाते तशी मी वत्सा तू जिकडे जाशील तिकडे तुझ्या मागोमाग येईल आईचे अशा रीतीने बोललेले शब्द ऐकून पुरुष श्रेष्ठ राम अत्यंत दुखे झालेल्या मातेला म्हणाला कैकईने महाराजांना टाकून दिले आहे मी अरण्यात चालू आहे आणि तू आता जर त्यांना सोडलेस तर ते मुळी जिवंतच राहणार नाही शिवाय पतीचा त्याग करणं ही स्त्रीच्या बाबतीत निर्दयपणाच आहे तसे मनात सुद्धा आणून आणणे निंद तो त्याग तू करू नकोस पृथ्वी माझे वडील जवळ जिवंत आहेत तवर त्यांची शुश्रूषा तू कर तो सनातन धर्म आहे राम असे बोला तेव्हा तेव्हा जिथे दर्शन शुभ अशी कौशल्या सुखदय रामाला संतुष्ट मनाने बरे म्हणाली ती तसे म्हणाल्या नंतर परिपारकात श्रेष्ठ राम आपल्या अत्यंत दुःखी मातेला पुन्हा म्हणाला तू आणि मी वडिलांची आज्ञा अंमलात आणणे आपले कर्तव्य आहे कारण ते पोषण करते गुरु श्रेष्ठ आणि सर्वांचे शासन करणारे प्रभू आहे ही नऊ आणि पाच चौदा वर्षे अरण्यास सहज काढून मी अत्यंत आनंदीत मनाने तुझ्या आज्ञेत राहील तो असे बोला तेव्हा मुखावर अश्रू ओघत असलेले अत्यंत आर्त झालेली पुत्र प्रेमी कौसल्या म्हणाली रामा सवतीच्या मध्ये राहणे मला शक्य होणार नाही पिताच्या इच्छेनुसार जर तुझा जाण्याचाच विचार ठरला असेल तर काकुसच्या वनातल्या हरणीप्रमाणे मला सुद्धा नाही ती अशी रडत असताना राम स्वतः न रडता तिला म्हणाला जिवंत असेपर्यंत स्त्रीचे दैवत पती आहे तो तिचा प्रभु आहे तुझ्या आणि माझ्या बाबतीत आजही महाराज प्रभु म्हणून सत्ता चालू शकता धीमान महाराज लोकनाथ आहेत म्हणून आपण अनाथ नाही धर्मात्मा भरत जो सर्वांची गोड बोलणार आहे तो तुझ्या मनाप्रमाणेच वागेल तो सदोदित धर्मरत राहणार आहे मी येथून गेल्यानंतर महाराज पुत्र शोकाने दुःखी होणार नाही किंवा त्यांना दारुण होणारा हा शोक त्यांना मारून टाकणार नाही असे तू सतत जागरूक राहून कर महाराज रुद्ध झालेत आपले मन स्थिर ठेवून तू त्यांचे हित होईल असे आचरण कर जी अत्यंत उत्तम स्त्री व्रतांची उपासना करीत राहून पतिला अनुकुल होऊन राहत नाही ती अधोगतीला जाते पतीच्या जा शुश्रूषेने स्त्रीला उत्तम स्वर्गाचा लाभ होतो तिने देवाचे पूजन केले नाही नमस्कार केला नाही तरी चालेल पण पतीचे प्रिय आणि हित करण्यात राहून त्याची शुश्रूषा मात्र तिने करावी हाज धर्म नित्य वेदा लोकाचार देवी होम हवना देवतांची माझा करता पूजा कर ब्राह्मण कर मैं इच्छा मना रीति ने काल कंठित रहा संयमा राहून राहुन संयमित आहारे पति झावे रत रहा धर्म पोषक श्रेष्ठ महाराज जर प्राण रही परत आर तुझी श्रेष्ठ कामना पूर्ण हो राम असे बोला तेव्हा आसबानी डोळे भरून आलेले कौसल्या पुत्र शोकाने पीडित होऊन रामाला म्हणाले बाळा तू वनात जाण्याचा विचार पक्काच केलायस वीरा तुला थांबवण्याची माझी शक्ती नाही खरोखर काळाची गती समजणे कठीण आहे जा मुला निश्चयावर स्थिर राहून जा तुझे सदा कल्याण होऊ तू परत आलास म्हणजेच मना मिळेल तू महाभाग आपले उद्दिष्ट पूर्ण करून घेतलेले व्रत पार पडून आणि पित्याच्या ऋणातून मुक्त होऊन परत आलास मुला, या जगात दैवाची गती करणे कारण रामाणे डावलून तुला जाण्याला जे प्रवृत्त करीत आहे जा महाबाहो खुशाल जा खुशल राहून परत येथील येशील तेव्हा बाळा तुझ्या शांतवनाच्या सौम्य मनोहरी बोलाने माझे मन तू आनंदित करशील बाळा जटाभरकल्ली धारण केलेल्या तुला वनातून परत आलेला मी पाहीन तो काळ जवळच असेल वनवासाचा निश्चय केलेल्या रामाकडे देवीने अत्यंत उदात्त भावाने पाहिले रामाचे गमन शुभकारक व्हावे अशी इच्छा धरून रामाला उद्देशून ती मंगल वचने बोलली अयोध्या कांडाचा सर्ग समाप्त